पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्म दीक्षा एक वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंत मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवे 2. काही वेळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली या गर्तेतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले तीन एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषी दिशेने वळला चार थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोट्याने म्हणू लागला मी कुठे आहे त्यातून अर्धा मार्ग कोणता अरे रे कायही दुर्दशा केवढे हे संकट पाच ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपत्तन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशच ये ऋषीपत्तनला येत असतानाच तेथे राहत असलेली तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघडे आवे तिकडून तिकडे फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशस्वी भगवंतांनी पाहिले सहा आणि त्याचा तो नैराश्याचा सुर ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ए मी तुला मार्ग दाखवितो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला सात आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरित झाला मग त्याने आपली सोनेरी पादत्राने काढली व भगवंताच्या सन्निधी जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले आठ भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशसने ते मान्य केले दहा आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशस्वी आईवडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या विषात बसले होते त्या ठिकाणी यशस्चा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यशस याला आपण पाहिले काय अकरा भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही बारा यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिकू कसा झाला हे भगवंतानी त्याला सांगितले तेव्हा पिज्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना फार आनंद झाला तेरा बाळ यशस पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ए आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशस्ने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशस्च्या पित्याला म्हणाले यशस्वी पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणे ऐहिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय पंधरा आणि यशस्वी पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस्वी आपल्याबरोबर राण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या सोळा निरोप घेण्यापूर्वी यशस्चा पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमोर भोजन करण्यास संमती द्यावी सतरा तथागतांनी आपली वस्त्रे परिदान करून भिक्षापात्र घेतली आणि यशस्वी ते त्याच्या पित्याच्या घरी गेले अठरा तेथे ते पोहोचल्यावर यशस्ची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले एकोणीस वाराणसीतील दिलेका श्रीमंत कुटुंबात यशस्वी चार मित्र होते विमल सुबाहु, पुण्यजित आणि गवामपती अशी त्यांची नावे होती वीस यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशस्च्या हिताचे ते आपल्या हिताचे आहे असे वाटले एकवीस म्हणून ते यशस्कडे गेले आणि शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले बावीस यशसने यशस्थे मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या, त्या मित्रांनी धम्मदिक्षा ग्रहण केली 2. काश्यप बंधूंची धम्मदिक्षा एक वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते या कुटुंबात तीन पुत्र होते ते उच्च विद्याविभूषित असून कर्मट धार्मिक जीवन जगत होते दोन काही काळानंतर मोठ्या मुलाने सन्यास घेण्याचा विचार केला त्याप्रमाणे घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला तीन त्याच्या धाकट्या दोन भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले चार ते सगळे अग्निहोत्री म्हणजेच अग्निपूजक होते त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत पाच हे तीन भाऊ उरुवेला काश्यप नदी काश्यप नेरांजना नदीच्या काठचा आणि गया काश्यप गा गावचा काश्यप या नावाने ओळखले जात सहा यापैकी उर्वेला काश्यपाचे पाचशे जटील अनुयायी होते नदी काश्यपाचे तीनशे जटील शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते उरुवेला काश्यप त्यांचा प्रमुख होता सात उर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती जो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फलगू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत 8. उर्वेला काश्यपाचे नाव आणि किती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश द्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला 9. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गा तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून तिणाल काश्यप जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या अकरा काश्यप म्हणाला आपली विनंती मला मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मुस्लिम नावाचक्रांटी महाराजा आहे तो भयंकर शक्तिमान आह अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो तो मला जसा त्रास दसाच तो आपल्याला त्रास देईल असे मला वाटत बारा नागलोक तथागतांचे मित्र अनुयायी झाल आह काश्यपाला माहित नव्हतं परंतु तथागतांना ति माहीत होत्रा म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाल तो मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या चौदा काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले पंधरा नंतर काश्यप वाद करण्याची माझी इच्छा नाही मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता सोळा तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले सतरा नागराज मुस्लिन नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले अठरा भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुस्लिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला एकोणीस आपल्या अभ्यासगाचे काय झाले असेल या काळजी अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेस तो भीतभीत उठला 20. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याची एकूण एक अनुयायी काय घडले असावी हे पाहण्यासाठी आले मुशलिंदाकडून भगवंतांना काही धोकापद झालेली तर त्यांना दिसली नाहीच उलट मुशलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले एकवीस ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत बावीस या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले तेवीस तथागतांनी तेथे ते राहण्याचे मान्य केले चोवीस त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते काश्यपाचा हेतु मुश्लिन नागराजापासून आपला सुरक्षण मिळावे हा होता तथागताना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लावेल पंचवीस पण काश्यपाने त्याविषयी काही अनुकूलता दाखविली नाही तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असे त्याला वाटले सव्वीस एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले तुम्ही अरहंत आहात काय सत्तावीस जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे अठ्ठावीस काश्यप म्हणाला अहळंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का एकोणतीस नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले अष्टांग मार्गापासून च्यूत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकली आहे तो अहरंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही तीस काश्यप हा एक अहमन्य पुरुष होता परंतु तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद्य भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही 31. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उरुवेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला 32. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली तेतीस नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या चौतीस प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गयाश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले ते या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत त्याने त्या का काहीतरी असाधारण घडले असावे ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले पस्तीस त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमानवेषात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली छत्तीस आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपण त्याचे अनुकरण करावे असं ते म्हणाले सदोतीस त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली नंतर त्या दोन भावांना त्याच्या सर्व अनुयायांसंध आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता आणण्यात आले अडोतीस त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नि बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्निनिर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाधूर वर येतो एकोणचाळीस काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना बसमसात करतात चाळीस एकदा हा मार्ग सापडला आणि काम क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबर नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो 41. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णानायशी होते आणि तृष्णानायशी झाली की मनुष्य श्रमण बनतो बेचाळीस भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्रेचाळीस काश्यपांची धम्मदिक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता 3. सारीपुत आणि मोग्गलान यांची धम्मदिक्षा 1. तथागत राजगृहात राहत असताना तेथे -ते संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिवराजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते दोन त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत आणि या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते तीन संजयाच्या उपदेशाने सारीपुत आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते 4. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्कूंपैकी स्तवीर अश्वजीत आपल्या एक चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृहनगरात भिक्षेसाठी आला दोन अश्वजिताची दीर्घीर चाल चलणूक पाहून सारीपुत चकित चा झाला वंदनी अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत स्वतःशीच विचार करू लागला खरोकर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्कडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे जर मी त्याला विचारले तर काय हरकत आहे सात आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजीत मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सारी पुत्त गेला त्याच्यासमोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलू तो त्याच्याजवळ उभा राहिला आठ अश्वजीताच्या जवळ उभा राहून परिवराजक सारीभूताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य के धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता नऊ अश्वजित म्हणाला मित्रा शाक्य कुळ जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्राज्या धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे दहा वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिला आहे अकरा मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन बारा नंतर परिव्राजक सारी स्थावीर अश्वजितास म्हणाला ठीक आहे आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे शब्दांचे अवडंबर कशाला तेरा नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उद्देशाचा साराव समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले चौदा सारीपुत आणि हे जरी सखे नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्यप्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते पंधरा ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे ते सारीपुत गेला सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय सोळा होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले सतरा नंतर मोगलान सारीपुत्तला म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील अठरा सारीपुत उत्तरला मित्रा हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते, ते करतील एकोणीस नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले वीस ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू 21. नंतर सारी पुत्तनी मोगलान जेथे संजय होता तेथे गेले त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु आहेत बावीस संजय उत्तरला छेछे मित्रांनो जाऊ नका आपण ती घेई या सर्वांची काळजी घेऊ तेवीस सारीपुत आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले चोवीस सारीपुत आणि मोगलान दृणच असताना तथागताने पाहिले त्यांना पाहून ते भिक्क्कूनं म्हणाले ते पहा भिक्कू हो दोन सोबती येत आहेत सारीपुत आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्योद्योग होतील सव्वीस वेळुवनात पोहोचल्यावर जिथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी 27. नंतर ए हि भिक्ववे हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारेपुत मोगलान आणि अडीच जटील बुद्धांचे शिष्य झाले चार राजा बिंबी साराची धम्मदिक्षा एक राजगृह ही मगधराज श्रेनीय बिंबिसाराची राजधानी होती 2. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला 3. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले चार राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटितांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्हत आणि सम्यक सबुद्धच असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यात्री लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव मानव यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच उद्देश तो करीत असला पाहिजे पाच ज्याचा आदी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत असाच धम्म तो शिकवीत असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय सहा म्हणून राजा बिंबिसाळ मगदातील द्वादवश दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला भगवानताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगधातील ते दहा ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदाराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले काही तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले काहीजण हात जोडून तथागतापुढे बसले काहींनी तथागतात आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले काही न बोलता जवळ बसले सात मगधातील त्या द्वादश ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्कूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले त्याच्या मनात विचार आला हे कसे काय हा श्रवण उरुवेला काश्यपाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप या थोड श्रमणाचे अनुयायी पत्करून पवित्र जीवन जगत आहे आठ त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले हे उरुवेला वासी तुला लोक महापुरुष म्हणतात तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले नऊ काश्यपाने उत्तर दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञ यागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहेत ते मला समजल्यामुळेच मला यज्ञ याग आणि आहुती यात गोडी वाटली नाही दहा पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा अकरा नंतर उर्वेद काश्यप आपल्या आसनावरून उठला आपले उत्तरीय अस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हा या महद्श्रमणाचे अनुयायीव पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे बारा नंतर त्या द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला एकही काळात डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासी हजारो ब्राह्मणगृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंग धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली तेरा ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणी बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत चौदा भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे आणि नंतर एखादा अर्ह सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती हे hey भगवान तीही आता पुरी झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे hey भगवन तीही आता पूर्ण झाली आहे भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या पंधरा आश्चर्य हे भगवान आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गाने धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य भगवन भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्याच्या भिक्ख संघाला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा पाच अनाथपिंडकाची धम्मदिक्षा एक सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशात राजा प्रसेनजीत याचे राज्य होते सुदत्त हा राजाचा कोशाध्यक्ष होता गरीबांना उदार देणेत दे असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे दोन भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खासगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता तीन तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले 4. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला पाच आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध वाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्याचे स्वागत केले आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली सहा तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला आपले जीवन कोण घडवितो तो ईश्वर वस्तू मात्रांचा निर्माता आहे काय जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढे नमावे लागले असते कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख आपत्ती किंवा पाप अशा सारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल सात आणखी असे म्हणले जाते की ब्रम्ह हे जगत कारण असू शकत नाही बी पासून झाड होते त्याप्रमाणे भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही आठ आणखी असे म्हणले जाते की आत्महा निर्माता आहे पण जर आत्मा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे शक्य आहे नऊ दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचे आणि साध्यनुसार साधने जुळून घेण्याचे काय प्रयोजन दहा म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाही ईश्वर ब्रम्ह आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात अकरा सर्व विश्व प्रतित्य समुपाद म्हणजे कार्यकरण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो अंतर्बाह्य सुवर्णच असत बारा म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोटांडाचा त्याग करूया ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ हो नये आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्याचे फळही आपण चांगले मिळेल तेरा अनाथपिंडक म्हणाला भगवंतानी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा चौदा माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझ्या पदरी पुष्क नोकर चाकर आहे आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आह 15. आपले शिष्य परिव्रज्येच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे ते म्हणतात तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसाहक्कांचा त्याग केला आहे आणि सदाचाराचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आह सोळा जे न्याय असल आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे आणि म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती माझे घर माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय सतरा आणि तथागत म्हणाले उदात्त आणि जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो जो संपत्तीला चिट्टून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल 18. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते एकोणीस केवळ निष्क्रिय जिने जगण्यासाठी जो भिक्खू संसारत्याग करतो त्याचा काही फायदा होत नाही कारण आसाचे जिणे घृणास्पद होियतेचा तिरस्कारच केला पाहिजे वीस माणसाने गृहहीन राहावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसात्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आपले चित्त शुद्ध करावे सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो 21. आणि लोक काहीही करत कारागीर व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपलं आयुष्य घालवत मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नवेतर तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद शांती आणि समाधानही खात्रीने त्यांना मनात वास करतील बावीस अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट साधे आणि शहानपणाचे असल्याचे दिसून आले या याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली सहा राजा प्रसेंजित याची धम्म धम्मदिक्षा एक नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेंजित आपल्या राजेशाही ईद मामासह जेत्वन विहारात गेलं हात जोडून वंदन करीत तो म्हणाला दोन माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपली आणि संकटे कशी उडवतील तीन ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या चार ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते पाच सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य असे जाणून भगवंत म्हणाले सहा स्थिती जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो मग पूर्वपुन्याही लाभलेल्या अशा स्वतंत्र राज्याला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल सात आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आठ आत, आपली बरी वाईट कृत्ये आपला पाठपुरावा करतात नऊ सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची दहा आपल्या प्रजाजनांना ऐकलत्या एक मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलूम करू नका त्यांचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा कुमार्गाच्या विचारांचा त्याग करावं सन्मार्ग आण जा दुसऱ्यांना पायदळीत उडवून स्वतः उच्चपदी चढू नका दुःखी सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना अकरा बड़े जावास अधिक महत्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका बारा तपश्चरणे स्वतःला क्लेश करून घेण्यात काही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन सदा सदाचरणाच्या नियमाचे महत्व ओळखा तेरा दुःखाचे वरिष्ठ गोष्टींचे पर्वत आपल्याभोरती सर्वत्र उभे आहेत आणि खड्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल चौदा मग अन्याय करण्यात काय फायदा आहे पंधरा सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात सोळा झाडाला आग लावली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञात समजला पाहिजे सतरा ज्याला हे ज्ञान आहे त्याला प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा प्राप्त करूंगिने हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय अठरा सर्व पंतांची शिकवण याच्यावर केंद्रीत झाली पाहिजे कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे एकोणीस हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे व्रतस्थ भिक्खू कौटुंबिक जीवन जगणारा समान्य मनुष्य यांच्या त्या बाबतीत काहीही फरक नाही ऋषींची अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल माणसेही पदाला पोहोचू शकतात वीस काम वासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भरतीत वाहून जाते जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुखानू आहे धम्म तुम्हाला असे आदेश देतो की तुमच्या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा एकवीस आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपण सत्कर्मच करावीत 22. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण आपले हो विचार तपासून पाहूया कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते तेवीस प्रकाशाकडून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे उपयोग करील तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील चोवीस सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या पंचवीस मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल सव्वीस भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले सात जीवकाची धम्म धम्मदिक्षा एक जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता दोन अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल टोपलीत घालून मातीचा ढिगावर टाकून देण्यात आले होते तीन त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते राजकुमार अभय त्या बाजूने जात होता त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे चार म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले 5. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचवण्याची ती। तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली 6. म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे सात वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला सात राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले आणि कीर्ती मिळविली 8. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कारशार्पण एक गडी एक मुलकरीन आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला नऊ त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली दहा राजगृह येथे त्याने बिंबीसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसराच्या पाचशे राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात अकरा जीवकाने उल्लेखनी असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या आहोत बारा राजा आणि राजश्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती तेरा परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच उडा होता त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे चौदा तो भगवंताचा शिष्य झाला तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा रहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही पंधरा बिंबी मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवदाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला आठ रठ्ठ पालाचे धर्मांतर एकदा एक बऱ्याचशा भिक्कूंसह कुरुदेशात भिक्षा मागित फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले दोन कुरुंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले तीन ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले चार त्यांच्यामध्ये तेथील एक प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठपाल नावाचा एक तरुण होता त्याच्या मनात विचार आला माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही पाच मी केस कापून टाकले दाढी काढली पितवस्त्र धारण केले गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे सहा ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संगात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली सात भगवंतांनी विचारले असे करण्यास तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय आठ नाही भगवन नऊ ज्यांना त्यांच्या मातापित्यांची संमती नाही त्यांना मी प्रवज्ञा देत नाही दहा महाराज ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठे आजाराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांच्याकडे गेला त्यांनी आपले विचार सांगितले आणि भिक्ख होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली अकरा आईवडिलांनी पुढील उत्तर दिले बाळा रठ्ठपाल तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस तू सुखाने जगत आहेस आणि सुखाचाच वाढला आहेस दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही जा खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत रहा आम्ही तुला संमती देत नाही बारा तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही आमच्याजवळ असताना तू गृहत्याग करून भिकू आवेस, याला आम्ही संमती का द्यावी तेरा दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्टपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली चौदा आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एक मी येथेच प्राण देईन नाही तर भिक्ख तरी होईल असे त्याने स्पष्ट सांगितले 15. त्याला भिक्ख होण्यास विरोध दर्शवी, त्याच्या आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही त्यांनी त्याला पुन्हा दोनदा तीनदा विनवणी केली पण तरीही तो एक शब्दही बोलला ना नाही सोळा म्हणून रट्टपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्व त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले सतरा त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन नाही तर भिक्खू होईल जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल तो येथेच परत येईल म्हणून तुम्ही त्याला संमती द्या अठरा ठीक आम्ही संमती देतो पण जेव्हा तो, तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे एकोणीस रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले वीस तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला मी भिक्कू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे 21. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला थुल्ल कोट्टीदे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीत जाव्यास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली बावीस ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होता तो उपरथींच्या जीवनाच्या सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपाला एकांतवास कष्ट दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला तेवीस नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटाव्या जाण्याची माझी इच्छा आहे चोवीस रट्टपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली 25. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठित येथे गेला त्या ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली सव्वीस दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चीवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तिथे भेदभाव न करता घरोघर फिरत असतानाच तो आपल्याच वडिलांच्या घरी आला सत्तावीस त्याचे वडील घरातील दिवाणखाण्यात आपले केस विंचरीत होते त्यांनी रट्टपालास दुरून येत असताना पाहिली आणि ते म्हणाले या वैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले अठ्ठावीस याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रट्टपाला काहीही मिळाले नाही नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या एकोणतीस त्याचवेळी घरातील एक दासी अदल्या दिवशीचा शिव्या भात फेकून देण्याच्या बेतात होती तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला ताई ते जर टाकून देणार असतील तर ते माझ्या या पात्रात घाल तीस त्याच्या भिक्षा भात घालीत असताना त्याचा आवाज हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकीनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली मालकीनबाई धाकटेधनी परत आले आहेत एकतीस तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली बत्तीस कुंपनाजवळ बसून रट्टपाळ तो शिळा वाद खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला बाळ तू शिळावाद खात आहेस हे खरे आहे काय तू आपल्या स्वतःच्या घरी का येत है नाहीस ते येतिस गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तेथे काहीही मिळाले नाही नुसता नकारही ना मिळाला नाही शिव्या मात्र मिळाल्या चौतीस ये बाळ आपण घरात जाऊ नको गृहस्थ आजचे माझे जेवण झाले आहे रठपाल म्हणाला पस्तीस ठीक आहे पण बाळ उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे छत्तीस भिक्कू रठ्ठपालने मौन धारण करून आपली संमती दिली सदोतीस नंतर त्याचे वडील घरात गेले तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली पूर्वाश्रमीच्या रट्टपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारचा सा, साज श्रंगार करण्यास सांगितले अडोतीस रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्कू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला एकोणचाळीस नंतर त्या सोन्या रुप्याच्या राशीवरुन गालिसे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला हे तुझे मातृधन आहे ती तुझा पित्याची आणि ती तुझा पिता माहाची संपत्ती आहे आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे चाळीस ये बाळ तुझी श्रमणचर्या सोडून दे सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर भोग उपभोग आणि सत्कृत्य कर एक्केचाळीस गृहस्था तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगानंदीत बुडवून टाका का कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख शोक संकटे मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील बेचाळीस भिक्खूटच्या रट्टपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या ज्यांच्यासाठी आपण उच्च जीवन जगत आहात त्या अपसरा आहेत तरी कशा त्रेचाळीस तो म्हणाला भगिनीं कोणत्याही अपसरांसाठी मी त्या, त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही चौवेचाळीस आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या पंचेचाळीस रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला गृहस्था मला अन्न द्यावेचे असेल तर दे मला त्रास देऊ नकोस शेहेचाळीस भोजन तयार आहे बाळ सुरुवात कर पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले सत्तेचाळीस भोजन झाल्यावर कुरुराज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारचा भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला अठ्ठेचाळीस आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रट्टपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे एकोणपन्नास आज वनाची काजी करण्याचे कारण नाही राजा म्हणाला मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्टपाला भेटण्यासाठी निघाला पन्नास रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी जाळू लागला आणि रठ्ठपालाकडे आला परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपाला एका पुष्पराशिवर बसण्याची विनंती केली 51. नाही महाराज आपण तेथे बसा माझे हे आसन आहेच 52. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला रठ्ठपाल माणसाला चार हानी बोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो पितवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो त्या चार हानी म्हणजे एक म्हातारपण दोन अनारोग्य तीन दारिद्र्य चार आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत त्रेपन्न समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंतास लागलेला आहे आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सद्पयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो यालाच म्हातारपणाची हाणी म्हणतात परंतु तू तर भर ज्वाणीत आहेस तुझे केस काळेवर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही मग तुला असे काय समजले वा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास चोपन्न किंवा समजा की कि रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिव्राजक बनण्याची ठरवितो यालाच अनारोग्याची हानी म्हणतात परंतु तू आजारी नाहीस की यात भोगित बघित नाहीस तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा जा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिले वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा पंचावन्न किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सद्पयोग करण्यातील अडचणीशी त्याला जाणीव होते म्हणून तो परिवराजक होण्याचे ठरवितो याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात परंतु तुला तु तर मित्र आणि नातलग खूप आहेत नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिले किंवा ऐकलेस की ज्यामुळे करण्याचा मार्ग तू पत्करलास छप्पन रठ्ठपाल उत्तरला महाराज मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक समबुद्धांनी सांगितलेली चार तत्वे मी समजावून घेतली पाहिली आणि ऐकली ती चार तत्वे अशी एक जग अनित्य असून सतत बदलत आहे दोन जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही तीन आपली कशावरही मालकी नाही प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेले पाहिजे चार तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे 57. विलक्षण खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गरला भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे